वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग अठरावा तो ते फुललेल्या वृक्षांचे वन असे पाहत असताना आणि वैदेहीचा शोध घेत असतानाच रात्र थोडी राहिली होती उत्तर रात्री षडंग वेद प्रवीण यज्ञाच्या वेळी प्रवराचे आवाहन करणारे याज्ञिक जे राक्षस ब्राह्मण होते त्यांचा वेदघोष त्याच्या काने तिकडे कानाला गोड लागणाऱ्या मंगलवाद्यांच्या ध्वनीने महाबलवान महाबाहू दशग्रीव जागा तो महाभाग प्रतापी राक्षस राजा जागा होताच गळत असलेली माला आणि वस्त्रसावरील वैदहीचे पाठोपाठ चिंतन करू लागला मदनाच्या बाधिने अत्यंत पीडित होऊन त्याचे मन तिच्याच ठिकाणी पराकाष्टने लागून राहिले आणि त्या राक्षसाला आपली कामेच्छा आतल्या दडवून ठेवणेही जमले नाही सर्व अलंकार अंगावर घालून उत्कृष्ट कांतीने चमकत त्या सर्व फुले फळ उपजवणाऱ्या नाना प्रकारच्या वृक्षाने युक्त नाना पुष्पाने शोभा आणलेल्या पुष्कर्णींनी व्यापलेल्या अत्यंत अद्भुत अशा सदामत्ता असणाऱ्या पक्षांनी मनोहरी बनलेल्या दृष्टी आणि मन आकर्षित करणाऱ्या नाना प्रकारच्या कृत्रिम हरणाने वेढलेल्या आणि सोन्यारत्नांची तरुणी लावलेल्या मार्गाकडे दृष्टी टाकीत नाना हरणांचे कळप खाली पडलेल्या फळांचा खच आणि झाडांच्या रांगा लागलेल्या अशोकोनिकेत त्याने प्रवेश केला तो जात असताना शंभर एक सुंदर स्त्रिया इंद्रांच्या मागोमाग देव गंधर्वाच्या स्त्रिया जाता तशा त्या पौलच्छ रावणाच्या मागोमाग चालल्या त्यातल्या त्या त्या काही स्त्रियांनी सोन्याचे देवे हाती घेतले होते काहींच्या का का हाती चवऱ्या होत्या तर काहींनी पंखे घेतले होते काही जणी हातीपाणी भरलेली सुवर्णपात्रे घेऊन पुढे चालल्या होत्या काही जणी गोड टोके असलेली ब्रुसी नावाची आसणे घेऊन मागून जात होत्या पुणे सौजन्ययुक्त स्त्री पेयाने भरलेले रत्नगडीत झगमगणारे पात्र आपल्या उजव्या हातात घेऊन चालले होते राजहंसासारखे शोभणारे पूर्ण चंद्रासारखे प्रभामयी सोन्याचा दांडा असलेले छत्र घेऊन दुसरी पाठीमागून चालली होती झोपेने घेरलेल्या डोळ्याने रावणाच्या श्रेष्ठ स्त्रिया वीजमेघासोबत जावी तशा आपल्या वीर पतीच्या सोबत चालल्या होत्या त्यांचे हार आणि बाजूबंद थोडे बाजूला सरकले होते त्यांचा अंगराग काहीसा पुसला गेला होता काही केस सुटून खाली गळले होते मुखावर घाम आला होता मद्याची उरलेली झुंदी आणि झोप यामुळे त्या सुंदरी डोलत डोलत चालल्या होत्या घामामुळे त्यांच्या अंगावरची फुले कोंभली होती केसांवरच्या वेण्या पिसकारल्या होत्या राक्षस राजा निघाला असता त्याच्याविषयीच्या वाढणाऱ्या बहुमानामुळे आणि प्रेमभावनेमुळे त्या लालसर नेत्र त्याच्या प्रिय भार्या स्त्रिया त्याच्या मागोमाग निघाल्या होत्या पती रथाची सुंदर स्त्रियांच्या किणकिण नाद करणाऱ्या लहान घंटांचा आणि नुपुरांचा आवाज वायुपुत्र वानराच्या काणी आला आणि प्रवेशद्वारापाशी अप्रतिम कर्तृत्वाचा ज्याच्या बळाची आणि पराक्रमाची कल्पनाही करवत नाही असा तो आलेला रावण हनुमंताने पाहिला सुगंधी तेलात भिजलेल्या अनेक मशाली पुढे होती हाती धरल्या होत्या त्यामुळे तो सर्व बाजूने उठून दिसत होता काम दर्प मद, यांनी तो भरला होता त्याचे डोळे वक्र लाल होते धनुष्य हातातून दूर केलेला जणू मदनाचा पुतळास्त होता घुसवून काढलेल्या अमृतावरच्या फेसासारखे शुभ्र व्यक्तींची धूळ नसलेले उत्कृष्ट वस्त्र मोकळसलेले पण बाजूंदात अडकलेले मालेसह तो ओढून काढीत होता दाट पानांच्या शाखेवर शेकडो पानाफुलांनी झाकून दृष्ट्याआड झालेला हनुमान त्या जवळजवळ येत असलेल्या आकृतीची ओळख पटून घेऊ लागला तो त्याच्याकडे पाहत असता रूप यौवनसंपन्न अशा रावणाच्या मुख्य स्त्रिया त्या कपिश्रेष्ठाच्या दृष्टीस पडल्या त्या सुंदरीच्या वेढात असलेला तो महायशवंत राजा हरिण आणि पक्षी याने गजबजलेल्या त्या स्त्रियांच्या उपवनात शिरला मद्यपानाने धुंद झालेला मनोहर अलंकार शंकू शंकूसारखे कान असलेला विश्रवाचा महाबलवान पुत्र तो राक्षसाधी हनुमानाने पाहिला तारकाने जसा चंद्रमा तसा सुंदर स्त्रियांनी वेढलेल्या त्या तेजवंताला ते महा तेजस्वी वानरश्रेष्ठाने पाहिले हा महाभाऊ रावणच असे वानराच्या मनात आले मघाशी पुरातील सर्वश्रेष्ठ गृहात झोपला होता तो हाच हे त्याने जाणले आणि महा तेजस्वी वायुपुत्र हनुमानाने खाली उडी मारली तो स्वतः जरी उग्र तेजस्वी होता तरी त्या ते रावणाच्या तेजाने त्रस्त होऊन त्या बुद्धिमंताने अधिक न दिसू शकणाऱ्या अशा दाठ पानांच्या शाखेचा आश्रय करून तो दृष्टी झाला इकडे रावण काळ्याभोर केसांच्या सुंदर श्रवणीभाग आणि पुष्टघट्ट स्तनं असणाऱ्या काळेभोर नेत्रकटाक्ष टाकणाऱ्या सीतेला पाहण्याकरता तिच्याकडे आला सुंदरकांडाचा अठरावा सर्ग समाप्त